रामापायी ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन राम हा तारक मंत्र निराकार जपा वारंवार हेची एक हेची एक करा राम रामदृढरा पुनरपी संसारा येणे नाही येणे नाही पुन्हा सांगितली मात जानकीचा कांत आळवावा। पार्वती रमण जपे राम नाम दहन तेणे झाले दीनदास म्हणे वाल्मिक पापी उद्धरीला अजा मिळ जयासी लागला रामनाम चाल सर्व काळ मती संतांचे संगती जोडीला येणे पंथे तिन्ही लोकी श्रेष्ठ रामनाम एक धरुनी विवेक जपे सदा हनुमंते केले लंकेसी उड्डाण रामनाम ठाण हृदयामाजी दीनदास म्हणे वानर नामी कोटी कुळे उद्धरती रामनामाविणे साधन हे जनी बरळती प्राणी स्वप्नामाजी स्वप्नीचा विचार तैसा हा संसार सोडूनी असार रामध्यावा रामनामध्वनी उच्चारिता वाणी पापाची ते धुनी होय तेने सिंधूचे मंथन रत्नांची ही खाण तैसे हे साधन रामनाम वेदांचे ही खंड योगाचे ते बंड त्याचे काळे तोंड दास म्हणे मनहेची राम देही आत्मा राम जनी मेघश्याम पाहे पाहून या डोळा स्वरूपी मुरावे वाचेसी असावे रामनाम नारायण नामे प्रल्हाद तरला अजा मिळ झाला एक रूप एक रूप झाले वसिष्ठ महामुनी दयाचा पण वश झाला म्हणे स्मरे रघुनाथा संसाराची चिंता त्यासी नसे जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याची हि खाणं रामनाम गाईचे रक्षण भूतदया जाण अतिथीचे अन्न घाला तुम्ही संताचा संग विषयाचा त्याग रामनामी दंग होऊन्या राम कृष्ण हरी एक ची स्वरूप अवताराची लिला वेगळाली सांगे लावून या ध्यान तुम्ही आत्मज्ञान जतन करा परोपरी साधनाचे भरी आवळे घेता करी तैसे होय तैसे होय म्हणून करा त्याग साधावा तो योग रामनामे रामनामी आस ठेवून खास वृथान जाय श्वास ऐसे करा ऐसे करा तुम्ही संसारी असता वाया आणिक पंथा जाऊ नका दिनदासाचे बोल मानू नका फोल भक्तवत्सल राम हृदय धरा मनाची या मागे जाऊ नका तुम्ही येतो आता आम्ही कृपा करा शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी संसार जाचणी पडू नका रामपाठ तुम्हा सांगितला आज आणिकांचे काज नाही आता नित्यपाठ करी मान गंगा तिरी होसी अधिकारी मोक्षा चा तू ब्रह्म चैतन्य नाम सद्गुरूचे कृपे दीनदास जपे राम सदा मनी धरा राम हाती धरा काम वाऊगाची श्रम करू नका